ही पृथ्वीराज वादेवर बोलूप आहे श्री रेणुका श्रीधर संप्रदायाची उपासना दर गुरुवारी येथे सामुदायिकपणे केली जाते या संप्रदायातील साधकाला ती मार्गदर्शक असल्याने ती ध्वनीमुद्रित करण्याची ठरवली आहे या संप्रदायातील सर्व शिष्यभक्तांनी दररोज संध्याकाळी किंवा निदान प्रत्येक गुरुवारी ऐकून पाठ करावी संप्रदायाच्या वृद्धीच्या दृष्टीने हे आवश्यक आहे अशाने श्री रेणुकादेवी व श्री श्रीधर स्वामी आशीर्वाद त्यांना लाभतील जे पारमार्थिक उदनच्या दृष्टीने अत्यावश्यक आहेत तरी साधकांना माझे शुभाशिवाद असो